वाल्मिकी रामायण सुंदरकांड सर्ग एकसष्ट जांबवानाचे हे सांगणे अंगद इत्यादी प्रमुख वीर वानराने आणि महावानर हनुमान याने मान्य केले मग मनात आनंदित होऊन अंगदाच्या पुढारीपणाखाली सगळे वानरवीर महेंद्र पर्वतावरून उडून पुढे उडत निघाले मेरूमांदरासारखे मत्त झालेल्या गजासारखे प्रचंड शरीराचे आणि महाबलवान असे ते वानरश्रेष्ठ उडत असता त्यांच्यामुळे आकाशजणू झाकळ्यासारखे झाले प्राणीमात्रांना पूज्य होणाला पूज्य होण्याला पात्र आत्मनिर्भर महाबलवान महावेगवान अशा हनुमानाला जणू आपल्या डोळ्याने ते झेलित होते रामापुढे उद्दिष्ट सिद्ध झाल्याचे आणि श्रेष्ठ यश पदरी पडल्याचे निवेदन करायचे असे ठरवून कृत्यकृत्य झालेले आणि कामाच्या पूर्ततामुळे उत्साहयुक्त बनलेले ते सगळे वानर, ही प्रिय वार्ता सांगण्याला उत्सुक होऊन युद्धाचे स्वागत करून आणि राम जो प्रतिकार करील त्यात भाग घेण्याचा निश्चय खंबीरपणे मनाशी धरून उडत आकाशातून जात जात नंदनवनाप्रमाणे असणाऱ्या शेकडो वृक्षांच्या वनात येऊन ते दाखल झाले ते वन मधुवन नावाचे सुग्रीवाने खास राखलेले होते कोणाही प्राण्यांचा तेथे प्रवेश नव्हता सर्वांचे मन हरण करील असे ते होते त्याचे रक्षण दधीमुख नावाचा महावीर वानर करीत होता वानर प्रमुख महात्म्या सुग्रीवाचा तो मामा होता वानर राजाच्या मनाला अत्यंत आवडणारा त्या महावनापाशी येताच ते वानर अत्यंत अधीर झाले मग कुमार अंगदाने वृद्ध जांबवान इत्यादी प्रमुख वानरांना त्यांची विनंती मान्य करून तिथला मधु करण्याला संमती दिली वालीपुत्र कुमार धीमान अंगदाची अनुज्ञा मिळताच ते वानर मधमाशाने घोंगावणाऱ्या वृक्षावर तुटून पडले सुगंधी फळे मुळे त्यांनी भक्षण केली अत्यंत हर्षभरीत होऊन ते सगळे नशेने धुंद झाले मग अंगदाची अनुमती घेऊन ते अत्यंत हर्षोत्फुल झालेले वानर आनंदी तांत करणाने इकडे तिकडे नाचू लागले कित्येक जण गाऊ लागले कित्येक हसू लागले कित्येक प्रणाम करू लागले कित्येक पाठ म्हणू लागले कित्येक फिरू लागले कित्येक उडू लागले तर कित्येक बडबड करू लागले कित्येकाने एकमेकांच्या गळ्यात गळे घातले कित्येकजण बाष्कळ बोलू लागले कित्येक या झाडावरून त्या झाडावर धावू लागले तर कित्येक झाडांच्या शेंड्यावरून खाली भूमीवर उघड्या मारू लागले कित्येक भूमीवरून वेगाने सर उडून मोठ्या उंच झाडांच्या शेंड्यावर झेप घेऊ लागले कोणी गात होता त्याला दुसरा हसत होता कोणी रडत होता त्याच्याकडे दुसरा रडत येत होता कोणी दुसऱ्या घेत होता त्याला दुसरा चिमटे घेत होता असा त्या वानर सैन्यात गोंधळ उडाला त्यात धुंद न झालेला असा एकही नव्हता दर्पयुक्त न झालेला हो एकही नव्हता त्या वनातील फळेमुळे खाल्ली जात होती झाडांवरची पाने फुले उद्ध्वस्त होत होती हे पाहून दझीवक्त्र नावाचा वानर त्या वानरांना हाकून देऊ लागला पण त्या वनरक्षक वृद्ध वानरवीरावर त्याच्याहून विरुद्ध असणाऱ्या वानराने तोंडसुख घेतले तेव्हा मग त्या वनाचे वानरापासून रक्षण केलेच पाहिजे असा त्या उग्र तेजस्वी रक्षकाने निश्चय केला न भिता तो कित्येकाना कठोरपणे बोलला मुरवत न ठेवता कित्येकाना त्याने चपरा का मारल्या कित्येकांपासी जाऊन त्यांच्याशी भांडण केले तर कित्येकांना समजावून सांगितले बलाने तो त्यांना घालून देण्याचा प्रयत्न करीत होता पण मत झाल्यामुळे त्यांच्या वेगाला आवर घालणे अशक्य होते त्याच्यावरच ते भय टाकून देऊन हल्ला करू लागले आपल्याकडून अपराध होत आहे हे लक्षात न घेता ते एकत्र होऊन त्यालाच ओढू लागले ते नखाने त्याला टोचू लागले दाताने चावू लागले चपराकाने आणि लाथाने त्या वानराला मृतप्राय करू लागले त्या वानराने सर्व बाजूने ते महावन उजाड करून टाकले सुंदरकांडाचा एकसष्टावा सर्ग समाप्त